अध्याय सदुसष्टावा द्विदाचा उद्धार परिक्षित म्हणाला अनंत मनबुद्धीला न करणाऱ्या आणि अलौकिक कृत्य करणाऱ्या भगवान बलरामांनी आणखी जी काही अद्भूत कर्मे केली असतील ती मी पुन्हा ऐकू इच्छितो श्रीशुक्क म्हणाले द्विध नावाचा एक वानर होता तो भौमासुराचा मित्र सुग्रीवाचा मंत्री आणि मैंदाचा शक्तिमान भाऊ होता श्रीकृष्णांनी भगवासुराला मारल्याच त्याने ऐकले तेव्हा त्याचा सूड घटी त्यांनी श्रीकृष्णांच्या राज्याला उपद्रव दस सुरुवात केली तो वानर गावे, खाणी आणि गवळ्यांच्या वस्त्यांना आगी लावून त्या जाळू लागल्या कधीकधी तो मोठमोठे पर्वत उखडून टाकून त्याने अनेक प्रदेशांचा चक्काचूर करीत अस तो विशेष करून काठवाडामधे करीत असण त्याच्या मित्राला मारणारे भगवान श्रीकृष्ण त्याच दक्षात राहत होत विविध वानराच्या अंगी दहा हजार रात्रीचे सामर्थ्य होते तो दुष्ट कधीकधी समुद्रात उभारवून हाताने इतके पाणी उडवीत असे की त्यामुळे समुद्राच्या काठावरील देश बुडून जात तो दुष्ट मोठमोठ्या मुनींच्या आश्रमातील झाडे उपटून उध्वस्त करीत असे आणि त्यांनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मनमूत्र टाकून तो अग्नि दूषित करीत अस ज्याप्रमाणे कुंभारमाशी दुसऱ्या किड्यांना आणून आपल्या बेळात त्यांना डांबून टाकते त्याचप्रमाणे तो मदोन मत्त स्त्री आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहांमध्ये डांबून त्यांना बाहेरून मोठमोठ्या शेळा लावून त्यांची तोंडे बंद करीत असे तो अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांना त्रास देत शिवाय कुलीन स्त्रियांना सुद्धा भ्रष्ट करीत असे दिवशी तो दुष्ट मधुर संगीत ऐकून रैवतक पर्वतावर गेला तिथे त्याने यदूश्रेष्ठ बलरामांना पाहिले ते सर्वांग सुंदर असून त्यांनी कमळाची माळ गळ्यात घातली होती त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या मधुपान करीत ते मधुर संगीत गात होते त्यावेळी त्यांचे डोळे आनंदाने धुंध झाले होते त्यांचे शरीर एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे शोभून दिसत होते तो दुष्टवानर झाडांच्या फांद्यांवर चढून त्या जोराने हलवीत आपले अस्तित्व दाखवण्यासाठी किलकिलाटही करीत असे स्वभावत हो चंचल आणि हसण्याची आवड असणाऱ्या बलरामांच्या तरुणभार्या त्यांच्या माकडचेष्टा पाहून खदाखदा हसू लागल्या आता तो वानर बलरामांच्या देखतच त्या स्त्रियांना पाहून त्यांच्यासमोरून जात त्यांना आपला गुह्यभाग दाखवीत तर कधी डोळे मिचकावीत त्यांची चेष्टा करू लागला ते पाहून वीरश्रेष्ठ बलरामांनी रागानं त्याला एक दगड फेकून मारला परंतु तो चुकवून द्विदाने झेप घालून त्याचा मधुकलशच पळवला आणि तो बलरामांची खिल्ली उडवू लागला नंतर त्या लबाड वानराने तो कलश फोडून वस्त्रही फाडली आणि हसून बलरामाना तो चिडवू लागला परीक्षिता जेव्हा अशा प्रकारे मदोन्मत्त बलवान द्विद बलरामाना तुच्छ मानून त्यांची हाळणी करू लागला तेव्हा त्यांनी त्याचा उर्मटपणा पाहून तसेच त्याने प्रदेशाची केलिली दुर्दशा पाहून त्याला मारण्याच्या हेतून क्रोधाने आपला नांगर आणि मुसळ उचलले द्विद सुद्धा मोठा बलवान होता त्यानं एका हाताने सागवान उपटून मोठ्या वेगाने धावत जाऊन तो बलरामाच्या डोक्यावर मारला पण बलरामानी पर्वताप्रमाणे निश्चल राहून डोक्यावर पडणारा तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावाच्या मुसळांनी त्याच्यावर प्रहार केला मुसळाच्या घावान द्विदाच डोके फुटल आणि त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या एखाद्या पर्वतावरून पातळ कावीची धार वाहत आहा असं ति दृश्य दिसू लागले परंतु द्विविदाने आपले डोके फुटल्याची पर्वा केली नाही अतिशय रागाने त्यान दुसरा एक वृक्ष उपटला त्याची पाने फांद्या तोडून टाकल्या आणि त्याचा बलरामांवर जोराने प्रहार कला बलरामानी त्याचो तुकड़ कलि यानंतर विविधाने रागाने आणखी एक वृक्ष फेकला परंतु बलरामानी त्याचुद्धा शक्तुकड़ कलि अशा प्रकार तो वानर त्यांच्याशी वृक्षानं युद्ध करीतच राहिला एक वृक्ष तोडल्यावर तो दुसरा वृक्ष उपटत अस्हेनिसगिकडच वृक्ष उपटून त्यान सर्व वळणच वृक्षहीन कलि नंतर द्विधाने संतापून बलरामांच्यावर दगडांचा वर्षाव सुरू केला परंतु बलरामानी मुसळांनी ते सर्व दगडांचा सहजपणे चक्काचूर केला शेवटी कपिराज द्विधानं आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हाताच्या मुठींनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या छातीवर प्रहार केला तेव्हा यदुर्मशी शिरोमणी बलरामांनी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार केला त्यामुळे तो वानर रक्त ओकीत जमिनीवर पडला परीक्षिता वादळ आल्यावर नाव जशी पाण्यात ढगमगू लागत त्याप्रमाणे त्याच्या पडण्यान वृक्ष आणि शिलाखंडांसह सगळा पर्वत डळमळू लागला आकाशात देवता जय जय सिद्धलोक नमो नमहा आणि मोठमोठी साधू साधू अस म्हणून बलरामांवर फुलांचा वर्षाव करू लागल जगात उपद्रव माजवणाऱ्या विविधाला अशा प्रकारे मारून भगवान द्वारकापुरीला परतले त्यावेळी सगळ नगरवासी त्यांची स्तुती करीत होत्या सधुसष्टावा समाप्त